पुस्तक माझ्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्या पाटील भाग आठवा पहिली स्वारी बढती फिरतीची त्यामुळे वाईट वाटले हा क्रम सुमारे चार महिने चालल्यानंतर स्वतःची बदली असिस्टंट स्पेशल जज या जागेवर झाली त्याअन्वये स्वतःला ऑफिसह आठ महिने फिरावे लागणार होते मला बरोबर नेण्याचा बेत नव्हता कारण बायका माणसाला नेण्याची सोय कशी काय आहे उतरण्याची ठिकाणी कशी काय आहेत याबद्दलच्या पहिल्या वर्षी स्वारीचा अनुभव घेऊन मग दुसऱ्या वर्षी तुला नेऊ असे सांगितले अर्थातच ते सांगणे मला कोणत्याही रीतीने बरे तर वाटले नाहीच उलट अतिशय वाईट वाटले त्यामुळे आपल्याला बढतीचा आनंद व्हावायचा तो कोणीकडेच्या कोणीकडे गेला आता मी एकटीने दिवस कसे काढावेत माझे इंग्रजी शिकणे आता बंद पडेल अभ्यासात वेळ जात होता तोही नाही व विसाव्याची जागा नाहीच सर्व सोसावे शिकत राहावे स्वतःचे येणे परत घरी होईपर्यंत मी दिवस कसे काढू असे शब्द माझ्या तोंडातून बाहेर पडतात न पडतात तोच रडे कोसळले व ते किती वेळ आवरता आवरेना पुष्क वेळाने माझे रडे कमी झालेले पाहून अनेक अनेकतर्ने समजूत करून म्हटले काही दिवस मन जरा घट्ट करून रहा, तुझे इंग्रजी बंद पडावायचे नाही ते करता एखादी बाई पाहण्याची तजवीज मी उद्या करतो तुझा सकाळ संध्याकाळचा वेळ घरच्या कामातच जाईल राहिला दुपारचा वेळ तो तास दीड तास तिच्याजवळ शिकण्यात घालवावा व आणखी तास दीड तास ती सांगेल तो दुसऱ्या दिवसाचा अभ्यास करून ठेवण्यात घालवावा शब्द अगर वाक्य अडतील ती बाबा बाबाला विचारून घ्यावी आता घरातील बायका आपल्या नेहमीप्रमाणे बोलतीलच याला उपाय नव्हे ते सोसलेच पाहिजे काही दिवस सासूचे व काही दिवस सुनेचे आहेत आपण होऊन त्यांच्याशी उद्दटपणाने किंवा हटवादीपणाने वागू नये आपल्यास सांगितले असेल ते मुकट्याने न बोलता करावे उत्तर मात्र केव्हाही देऊ नये घरातील बायकांचा राग व अबोला या बोलण्यास दोन तीन दिवस झाल्यावर वानवडीच्या झनाना मिशनमधील सिस्टर्सपैकी एक मिस हरफर्ड नावाच्या बाई मला शिकविण्यास ठेवल्या व त्या दोनपासून साडेतीन वाजेपर्यंत शिकवू लागल्या ही गोष्ट अर्थातच घरातील वडील बायकांना अगदी नाराज होण्यास कारण झाली याबद्दल माझ्यावर त्या अतिशय रागावल्या व घरातील कोणीही माझ्याशी गरजेपेक्षा अधिक बोलू नये अशी एकीकडे एक सर्वांना ताकीद दिली हे म्हणजे अबोल्याचे लहानसे भावंडच होते क्रोधागणीच्या ज्वाला मिस हरफड मला शिकण्यास येऊ लागल्यावर आठ दिवसांनी स्वतःचे ऑफिसासह सातारा सा जिल्ह्यात फिरावयात जाणे झाले मग आठ दहा दिवस धुमसत असलेल्या क्रोधागणीतून हळूहळू ज्वाला निघू लागल्या पहिल्याने तू मडमेला शिवून अंग न धुता नुसते वस्त्रांतर करून घरात बेधडक शिवतेस हे आम्हाला खपावायचे नाही तुला अंग धुवायचे नसेल तर तू आपली माडीवरच बसून राहा आम्ही आपले तुझे ताट माळीवरच पाठव आता इंग्रजी शिकून मडम आहे तेव्हा आता यजमानबाईंच्या व मडमेच्या थाटाला ते अधिक शोपेल खाली घरातील कष्ट करावयात दासी बटकी आम्ही आईत्या मिळलेल्या आहोतच वगैरे पुष्कळ शब्दांनी घरमरीत व मला ऐकू जाण्यासारखी त्यांनी निरोप पाठविला गार पाण्याच्या स्नाने ताप मी सर्व बोलणी आधीच ऐकली असल्यामुळे निरोप येऊन सांगणाऱ्या बाईला काहीच उत्तर दिले नाही दुसऱ्या दिवसापासून मडम शिकवून गेली म्हणजे मुकाट्याने उठून स्नान करी हौदाला शिवावायचे नसल्यामुळे आडावर जाऊन स्नान करी घरात बांधल्यापासून वनळ घेतल्यापासून अर्थातच आडाच्या पाण्याचा उपसा फार कमी असे त्यामुळे ते फार माजले होते आधीच कार्तिक मार्गशर्षीचा महिना त्यात तिसऱ्या प्रहरी गार पाण्याने केलेले स्नान मला सोसले नाही वीस बावीस दिवसांनीच ताप येऊ लागला तीन चार दिवस झाल्यावर वहिनी रोजगारपणाने स्नान करते म्हणून तिला ताप येऊ लागलं आहे डॉक्टर विश्रामची औषध चालू आहे पण अजून घाम येत नाही व ताप कमी होत नाही वगैरे काजी वाटण्यासारखा का काही मजकूर आवाभोजिनी लिहिला असावा धीर म्हणजे भाऊच या ठिकाणी हे सांगितले पाहिजे की घरातील वडील बायकांचा अशा रीतीने जरी मला पुष्कळ जाच होता तरी माझे दोघेधीर माझ्याशी भावाप्रमाणे वागत ते कधीकधी आपल्या शाळेतील गमती व मुलांनी केलेले निरनिराळे कट असतील ते सांगून करमणूक करीत इतकेच नाही तर खालील मंडळी कोणी काही माझ्या चाहड्या सांगत असली तर त्यांच्याशी अगर मुख्य बायका विरुद्ध बोलत असल्या तर माझी कड धरून त्यांच्याशी वाढत असा सर्व रीतीने या दोघांचा मला पाठिंबा होता ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट असे उपदेश अभ्यास सोडू नको याप्रमाणे त्यांनी स्वारितपत्र पाठविल्यावर एक दोन दिवसात स्वतःचे येणे पुण्यात झाले आठ दिवस मुक्कामोता तितक्या वेळेत माझ्या प्रकृतीस बरे वाटले ताप बरा झाल्यावर स्वतः येथे असतानाच मीस हरफड शिकवावयास येऊ लागली मला आधीच सांगितले होते की मी सरफडला शिवल्याबद्दल स्नान करण्याचे कारण नाही वस्त्रांतर करावे म्हणजे झाले इतके करून फार रागावूच लागल्या तर त्यांचा मोठ्या सोहळ्यात जाऊ नये अलीकडे काम करावे काही झाले तरी शिकण्यास आरंभ केला आहे त्याप्रमाणे काहीतरी येईपर्यंत मध्ये सोडावायचे नाही हे लक्षात ठेव हो। त्यांच्या रागवण्याकरता व बोलण्याकरता उगीच त्राग्याने गार स्नान करून किंवा असे दुसरे काही करून आपली प्रकृती बिघडून घेऊ नकोस स्नान करण्याबद्दल आता त्या तुला त्रास देणार नाहीत मी पुन्हा एक महिन्याने येईपर्यंत शांत मनाने अभ्यास जास्त झालेला दिसला पाहिजे हव्या तशा नाचा दुपारी हरफड शिकवून गेल्यावर आता अंग धोकी काय करू असा विचार करीत दहा पाच मिनटे मी में तशीच बसले इतक्यात वंशाकडून निरोप आला की तिला म्हणावे आडावर जाऊन अंग विंग धुऊन आमच्याबरोखी दुखणी आणू नको आमची आम्हाला कामे आहेत त्यात तुमची दुखणी काढण्याला वेळ नाही हव्या तशा जे एक एक होईल ते थोडे आहे हा निरोप ऐकल्यावर मला एक प्रकारचे समाधानच वाटले कारण अंग धुरू नकोस असे स्वतःच सांगितले होते त्यामुळे मी इतका वे विचारात पडले, त्याचा आयता उलगडा झाला त्यानंतर एक महिन्यावर चांगला अभ्यास चालला होता घरात जिकडे तिकडे शांतता असल्यामुळे माझे मनही शांत होते